स्कंध नव्वा अध्याय अठरावा शंखचूड चूड आणि तुलसी यांची भेट श्री नारायण मुनी म्हणाले एके दिवशी केली त्यामुळे ती, के त्या ती थरथर कापू लागली क्षणातच ती मदन विवल होऊन मूर्छित होईल तर क्षणात ती शुद्धीवर येत असे क्षणातच ती उद्विग्न होत असे तर दुसऱ्या क्षणी ती मदन व्याकुल होऊन तंद्रीत राहील क्षणात ती प्रसन्न होई तर लगेच ती शय्येवर उठून बसे फुले आणि चंदन यांनी युक्त अशी ती शय्या तिला काट्याप्रमाणे खोपत असे सुंदर फुले फळे वगैरे तिला विषबत वाटू लागली नाजूक वस्त्रानेही तिच्या अंगाची आग होऊ लागली तेव्हा तंद्रीतच एक फुलं घातलेला एक सुंदर पुरुष तिला समोरच दिसला तो क्षणात तिला आलिंगन देई क्षणात दूर होई तेव्हा ती म्हणाली हे प्राणेश्वरा मला सोडून तू जातोस कुठे येथेच थांब असे म्हणतच ती सावध झाली आणि विलाप करू लागली त्याचवेळी ब्रह्मदेवाच्या वरप्राप्तीमुळे शंखचूड कृष्णमंत्र प्राप्त करून घेऊन पुष्करामध्ये त्याने तो सिद्ध केला आणि इच्छित प्राप्त करून घेण्यासाठी तो तेथे आला तुलसीने त्याला अवलोकन केले तो नवयवसंपन्न संपन्न प्रति कामदेवच शुभ्र वर्णाचा विमानात बसलेला, असा तो फारस अशा त्या सुंदराच संयोगाच्या लज्जित झाली तिने मान खाली घातली ती संपूर्ण साजशृंगार केलेली अशा त्या विनायाने नटलेल्या सुंदरीला पाहून शंखचूड तिच्याजवळ गेला तो तिला म्हणाला हे धन्य तू कुणाची कन्या हे कल्याणी हे मानिनी तू कोण आहेस हे सुंदरी स्वस्त न बसता तू माझ्याशी थोडेसे भाषण तरी कर तेव्हा कामविभल झालेली ती हसत मुखाने झालेल्या त्याला म्हणाली मी धर्मध्वजाची कन्या आहे तो सांप्रत तपश्चर्या करीत आहे मी तपस्विनी असून हे भाग्यवान आपण कोण आहात आपणाला जिकडे जायचं असेल तिकडे सुखेनैव गमन करा उत्तम कुलात जन्मलेला पुरुष कुलमान, एकाकी एका सच्छिल स्त्रीशी भाषण करीत नाही जो हलक्या लंपट कुळात जन्म घेतो तोच धर्मशास्त्र विधीत नसलेला श्रुतीचा अर्थ न समजलेला असून तो कामातूर स्त्रीची इच्छा करतो तसेच ज्या स्त्रिया मलिनांत करणाच्या नित्यमधूर बोलणाऱ्या विषमय आपले काम साधण्यासाठी स्वामीच्या आधीन राहणाऱ्या दोषित आचरण असलेल्या अशा त्या नित्य नूतन पुरुषाचीच इच्छा करीत असतात महत्प्रयासाने आपण त्याला सती आहोत असे भासवीत असतात ती सर्वदा कामातूर असते वरवर कपटाने वागून परिणामी पुरुषाला दुःख देत असते ती मनानेच ग्राम्य सुखाची अपेक्षा करते परंतु हे भाग्यवान जी पतीशी एकांततच हसते, लौकिक जीवनात जी लज्जा सांभाळून राहते सुखा सुखामुळे जी क्रुद्ध होते जी पतीला प्राणाहून प्रिय असते अशी स्त्री श्रेष्ठा होय तसेच अल्पमैथुनाने कष्ट होणारी मिष्टानाचे अतिरेकी सेवन करणारी मनात रसिक सुंदर तरुणपण सदा इच्छा करणारी अतिसाहस सर्व दोषांचा आश्रय केलेली संसारात बेडी होऊन राहणारी इंद्रजाल स्वरूप मिथ्या स्वप्न स्वरूपी, बाह्य सौंदर्याचे आकर्षण असणारी शरीर निंद असलेली नाना विष्ठाम मूत्र वपू यांचा आधार असलेली असंस्कृत मायारूप अशी स्त्री ब्रह्मदेवाने उत्पन्न केली ही स्त्री मुमुक्षीना विषरूप असते असे सांगून तुलसी एकदम स्तब्ध झाली तिचे बोलणे संपल्यावर शंखचूड हसत हसत उत्तरला देवी, हे देवी तू सांगितलेले हे सर्व खरे आहे पण त्यात काही सत्य आणि असत्य आहे याबद्दल आता मी तुला सांगतो ते ऐक ब्रह्मदेवाने दोन प्रकारची स्त्री उत्पन्न केली लक्ष्मी सरस्वती दुर्गा सावित्री राधिका इत्यादी सृष्टीला उपयुक्त अशा आद्य सृष्टीत उत्पन्न झाल्या त्यांचे स्वरूप प्रशंसनीय मंगलकारक आणि यशोरूप आहे शतरूपा देवहुती स्वधा स्वाहा दक्षिणा छायावती रोहिणी वारुणी शची कुबेरपत्नी आदिती दिती लोपमुद्रा अनसुया कोटभी तुलसी अहल्या अरुंधती मेना तारा मंदोदरी दमयंती वेदवती गंगा मनसा पुष्टी तुष्टी ह्या स्त्रियाही ब्रह्मदेवानेच उत्पन्न केल्या त्याचप्रमाणे स्मृती मेघा कालिका वसुंधरा षष्टी मंगलचंडी धर्मस्त्री मूर्ती स्वस्ती श्रद्धा शांती शांती क्षांती निद्रा तंद्रा क्षुधा पिपासा संध्या रात्री दिनानी संपत्ती धृती कीर्ती क्रिया शोभा प्रभा शिवा अशा स्त्रिया विविध युगात कलेच्या अंशरूप अशा निर्माण झाल्या स्वर्गात असलेल्या वेश्या विश्वात अप्रशस्त मानल्या जातात कारण त्या व्यभिचारी आहेत जे सत्वगुण आणि प्रभा याने संपन्न असते त्याचीच जगात प्रशंसा होते रजोगुणाने युक्त असलेल्या स्त्रिया मध्यम आणि तमोगुणी अधम कारण त्या भोगोलूप असतात त्या कपटी मोहमयी धर्म अधर्म न मानणाऱ्या त्या कधीही साधवी नसतात हे कल्याणी कुलश्रेष्ठ पुरुष परस् परस्त्रीबरोबर भाषण करीत नाहीत हे खरेच पण ब्रह्मदेवाची आज्ञा झाल्यामुळे मी आज तुझ्याजवळ आलो आहे हे शोभने मीच तो नाही पळवून लावणारा शंखचूड असून मी गांधर्व विधीने तुझे पाणी ग्रहण करीन मीच तो सुदामा नावाचा त्या हरीचा सखा होय मीच आठ गोपांपैकी गोप आहे तसेच मी पार्शदही होतोच पण राधिकेच्या शापामुळे मी दानवेंद्र झालो कृष्णाच्या मंत्रामुळे मी पूर्वस्मरण जाणतो तू ही पूर्वस्मरण जाणणारी आहेस तुझे नाव तुलसी असून पूर्वी हरीने तुझा उपभोग घेतला तू राधिकेचा राग झाल्यामुळे भारतात उत्पन्न झालीस तिच्याच भीतीमुळे मी त्यावेळी तुझा उपभोग घेऊ शकलो नाही असे सांगून तो पुरुष स्थिर झाला तेव्हा तुलसी आनंदाने म्हणाली आपली खरोखरच प्रशंसा करावी कामातूर होऊनच स्त्रीपतीची इच्छा करते हे भाग्यवान तू मला विचाराने जिंकले आहेस स्त्रीने जिंकलेले पुरुष निंदे होय सर्वजण स्त्री जातीची निंदा करतात जरा आणि मृत्यू झाल्यावर ब्राह्मण दहा दिवसाने क्षत्रिय बारा दिवसाने आणि वैश्य पंधरा दिवसाने शुद्ध होतो शूद्र एक महिन्यानंतर शुद्ध होतो पण स्त्रीने जिंकलेला पुरुष चितेमध्ये शुद्ध होतो ज्याचे मन स्त्रियांनी जिंकले आहे अशा माणसाला ज्ञान तप जप होम पूजन इत्यादी विधीने काय होणार विद्येचे ज्ञान आणि तुझा प्रभाव जाणण्यासाठी मी तुझी परीक्षा केली कोणतीही कामिनी परीक्षा करूनच पतीची निवड करते कारण गुणरहित वृद्ध अज्ञानी दरिद्री मूर्ख रोगी कुष्टी कोपिष्ट, दुर्मुख पंगू अंध बधिरं जड मुका नपुसक पापी अशा पतीला वरल्यास ब्रह्महत्येचा दोष लागतो शांत गुणी तरुण विद्वान सज्जन अशा पुरुषाला स्त्रीने वरावे असे म्हणून तुलसी बोलेनशी झाली तोच ब्रह्मदेव तेथे आला ब्रह्मदेव म्हणाला हे शंखचूडा संवाद करी काल व्यर्थ न घालवता गांधर्व विधीने तू हिच्याशी विवाह कर कारण तू पुरुषात श्रेष्ठ आणि ही स्त्रियात श्रेष्ठ आहे तसेच हे स्त्रीय तू गुणवान पतीची अधिक परीक्षा करू नकोस नारायणाची लक्ष्मी कृष्णाची राधिका माझे सावित्री शंकराची भवानी वराहाची पृथ्वी यज्ञाची दक्षिणा अत्रीची अनसुया नलाची दमयंती चंद्राची रोहिणी कामाची रती कश्यपाची आदिती वशिष्ठांची अरुंधती गौतमाची अहल्या कर्दमाची देवहोती बृहस्पतीची तारा मनूची शतरूपा स्कंधाची देवसेना धर्माची मूर्ती या जशा आपल्या योग्य पतीच्या ठिकाणी रथ आहेत तशीच तूही सौभाग्यमंडित होऊन या शंखचूडाचे ठिकाणी रत हो हे सुंदरी या सुंदर पुरुषासह तू पुष्कळ काळपर्यंत तृप्त होईपर्यंत क्रीडा कर हे सती शंखचूड मृत झाल्यावर तू गोलोके श्रीकृष्णाला जाऊन मिळशील अध्याय अठरावा समाप्त